वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग सत्तरावा दुसऱ्या दिवशी सकाळी जनकराजा महर्षींसह सर्व अन्नक आटोपड्यावर शतानंद पुरोहिताला म्हणाला माझा महा तेजस्वी वीर्यवान आणि अतिधार्मिक बंधू कुशध्वजनावाजा हो साका सामकाशापुरीत राहत आहे त्या पुरीच्या पुरी सभोवार तट असून नदीचे पाणी तटाला ता लागलेले आहे ही पुण्यमयी नगरी पुष्पक विमानासारखी शोभिवंत आहे तो कुशधध्वज माझ्या यज्ञाचं रक्षण करताय त्याला भेटण्याची मला इच्छा आहे या आनंदाचा माझ्यासह तोही भागीदार होईल शतानंदापुढे असे तर बोलल्यावर दक्ष असे काही जन पुढे आले त्यांना जनकाने आज्ञा दिली इंद्राच्या आज्ञेने विष्णूनाथ तसे जनकाच्या आज्ञेने त्याच्या नरवीर धाकट्या भावाला आणण्याकरता ते वेगवान घोड्यावर बसून गेले साकारशेला जाऊन त्याने कुशधध्वजाची भेट घेतली आणि घडलेले सर्व वर्तमान आणि जनकाच्या मनात होते हो ने, ने ते त्याला सांगितले कुशध्वज राजाने वेगाने धावत आलेल्या श्रेष्ठ दूतांकडून ते वर्तमान ऐकून राजा जनकाच्या आज्ञेवरून तो निघाला त्याने धर्मवत्सल महात्म्या जनकाची भेट घेतली आणि शतानंदाला व अतिधार्मिक जनकाला प्रणाम करून राजाला योग्य असलेल्या परमदिव्य आसनावर तो जाऊन बसला ते दोघे तेजस्वी भ्राते आसनावर बसल्यावर त्याने आपला श्रेष्ठ मंत्री सुधामन याला बोलावून आणि त्याला सांगितले हे म मंत्रीश्रेष्ठा सत्व तू अत्यंत तेजस्वी दशरथाकडे जा आणि त्या शूराला त्याच्या पुत्रांसह आणि मंत्र्यांसह घेऊन ये तर रघुकुलवर्धननं दशरथाच्या तळावर जाऊन त्याला भेटला आणि मस्तक लवून त्याला म्हणाला हे वीर अयोध्यापते मिथिलाधिपती वैदेह राजा उपाध्याय पुरोहितांसह आपल्याला भेटण्याची इच्छा धरून आहे मंत्री प्रमुखाचे ते शब्द ऐकून राजा आपल्या ऋषीगणांसह आणि आपते जेथे जनक राजा आपल्या मंत्र्यांसह आणि उपाध्याय आणि बंधुजन यांच्या समवेत बसलेला होता तेथे गेला भाषण चतुर् राजा दशरथ वैदेह राजाला म्हणाला महाराज इश्वांकूचे कुलदैवत आणि सर्व कृत्यांचा भक्ता भगवान वशिष्ठ ऋषी हे आहेत हे आपल्याला माहीतच आहे है विश्वामित्राने व सर्व महर्षीने अनु अनुज्ञा दिले तर हे धर्मात्मा वशिष्ठ माझी सर्व कुलपरंपरा सांगतील दशरथ एवढे बोलून स्तब्ध झाल्यावर वाग्विद्वान भगवान वसिष्ठ ऋषी पुरोहितासह बसलेल्या जनकाला म्हणाले अव्यक्त तत्वातून निर्माण झालेला ब्रह्मा तो शाश्वत नित्य अव्ययस आहे त्याच्यापासून मरीचे मरीचेपासून कश्यप कश्यपारा विवस्वान विवस्वानाचा मनू तो पहिला प्रजापती इश्वाकू हा त्या मनुचा पुत्र इश्वाकू हा योध्येचा पहिला राजा जाणावा इश्वाकूचा मुलगा कुक्षी कुक्षेचा मुलगा विकुक्षी विकुक्षेचा पुत्र बाण हा महा तेजस्वानी प्रताप यहून गेला बाणाचा मुलगा अन अनरण्याला पृथू नावाचा मुलगा झाला त्या पृथूचा त्रिशंकू त्रिशंकूचा महायशस्वी धुंधुमार धुंधुमाराचा महारथी युवनाश्व युवनाश्वाचा मुलगा सार्वभौम मांधाता मांधातेचा मुलगा श्रीमान सुसंध्याचा हा झाला सुसंधीला ध्रुवसंधी आणि प्रसंजित असे दोन मुलगे झाले यज्ञनिष्ठा ध्रुवसंधीला भरत नावाचा आणि भरताला असित नावाचा मुलगा झाला या असिताशी है हय तालजंग आणि शूर शशबिंदू असे इतर राजे शत्रुत्व करू लागले त्यांच्याशी युद्ध करीत असता तो राज्यातून हकलला गेला तेव्हा तो अल्पशक्तीचा राजा आपल्या दोन भाऱ्यांसह हिमालयाकडे गेला आणि तेथे स्मरण पावला त्याच्या दोन्ही भाऱ्या त्यावेळी गरोदर होत्या असे ऐकवत आहे एकीने आपल्या सवतीच्या गर्भाचा नाश व्हावा म्हणून तिला गर म्हणजे विष दिले त्या रम्य पर्वतावरच भृगुकुलोत्पन्न चवननामाचे मुनी तपात रतरह रत असे राहत होते ती एक भार्या त्या देवासारख्या तेजस्वी भार्गवाकडे गेली त्या कमलानेत्र कालिंदीने पुत्राची इच्छा धरून ऋषीना प्रणाम केला ते विप्र पुत्राची इच्छा करणाऱ्या त्या स्त्रीला त्या संबंधात होणार आहे हे महाभाग्यवती स्त्री तुझ्या पोटी महाबलवान असा सुपुत्र लवकरच जन्माला येणार आहे तो महापराक्रमी महा असा महा होईल तुला विष दिले असले तरी विषासह सगळं तो जन्माला येईल तू काही शोक करू नकोस च्यवना नमस्कार करून ती पतिव्रता राजपुत्री पती, राज पती गेल्यानंतर त्याच्यापासून राहिलेल्या गर्भाला जन्म देऊन पुत्रवती झाली तिच्या सवतीने तिला गर्भ मारण्याच्या हेतूने घर म्हणजे विष दिले होते त्या घरासह जन्माला म्हणून तो सगर झाला त्या सगराचा असमंज म्हणून असमंजाचा अंशमान अंशमानापासून दिलीप दिलीपाचा भगीरथ भगीरथापासून ककुत्स्य ककुत्स्यापासून रघु रघुचा पुत्र तेजस्वी प्रवृद्ध नावाचा नरभक्षक कलमाशपाधरा त्याच्यापासून शंखणं शंखणाचा सुदर्शन सुदर्शनापासून अग्निवर्ण अग्निवर्णापासून शिघ्रग शिघ्रगाचा मरू मरूचा पृशक्षुक त्याचा अंबरीश अंबरी अंबरीश अंबरीशाचा नहुष राजा नहुषाचा ययाती ययातीचा नाभाग नाभागाचा अज अजापासून दशरथ आणि दशरथापासून दोन राम लक्ष्मण झाले अगदी प्रारंभापासून ज्यांचा वंश विशुद्ध आहे अशा ईश्वकुवंशात जन्माला आलेला सत्यवादी परमधर्मनिष्ठ वीर राजांचा कुळातील या राम लक्ष्मणांच्या करता हे राजा मी तुझ्या दोन मुलींची निवड करतो या दोघांनाही या दोघी साजेशा आहेत या त्यांना तू द्याव्यास बालकांडाचा सत्तरावा सर्ग समाप्त